श्रीमद भागवत महापुराण स्कंद आठवा अध्याय तेविसावा बचे बंधनातून सुटून सुतल लोकात जाणे श्री शुकमंतात सनातन पुरुष भगवंत जेव्हा असे म्हणाले तेव्हा साधूंना आदरणीय अशा महानुभाव दैत्य डोळ्यातून अश्रू वाहू लागले प्रेमाच्या उद्रेगाने त्याचा कंठ दाटून आला हात जोडून गद्गदवाणीने तो भगवंताना म्हणू लागला म्हणाला प्रभो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 प्रसन्न मनाने सह तो सुतल लोकाद गेला अशा असुरतलोक गगवंता बड़ीकून स्वर्गा राज्य काडून ते इंद्राला दिले आदितीची इच्छा पूर्ण के लिए स्वतः बनून ते सर्व जगाचे पालन करू लगले जेव प्रल्लादाने की माझा वंशजनातू राजा बली बंधनातून सुटला आणि त्याला भगवंतांचा कृपाप्रसाद प्राप्त झाला तेव्हा भक्तीने भारावून जाऊन त्यांनी भगवंतांची स्तुती केली प्रल्हाद म्हणाले प्रभो हा कृपाप्रसाद कधी ब्रह्मदेव लक्ष्मी आणि शंकरांना सुद्धा प्राप्त झाला नाही तर दुसऱ्यांची गोष्ट कशाला अहो विश्ववंद्य ब्रह्मदेवादी सुद्धा ज्यांच्या चरणांना वंदन करीत असतात तेच आपण आम्हा असुरांचे किल्लेदार झाला आहात हे शरणागतवत्सलभू ब्रह्मदेव इत्यादी लोकपाल आपल्या चरणकमलांचा रस सेवन केल्यामुळे अनेक विभूती प्राप्त करतात आम्ही तर जन्मतःच दुर्जन आणि कुमार्गगामी आहोत असे असता आमच्यावर आपली अशी अनुग्रहपूर्ण दृष्टी कशी काय वळली आपण अनिर्वचनीय योगमायेने खेळता खेळतात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 तिथे आपला नातू बली बरोबर आनंदाने रहा आणि जाती बांधवांना सुखी कर तेथे तू मला नेहमीच गदा हातात घेऊन उभा असलेला पाहशील माझ्या दर्शनाच्या परमानंदात मग्न राहिल्या कारणाने तुझी सर्व कर्मसंबंधने नष्ट होतील श्री शुक म्हणतात राजा सर्व दैत्यसेने स्वामी शुद्ध बुद्धी प्रल्हादाने ठीक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 आणि अदिती यांच्या प्रसन्नतेसाठी तसेच सर्व प्राण्यांचा अभ्युदय भावा म्हणून सर्व लोग आने लोक आणि लोकपालांच्या स्वामी पदावर वामन भगवंताना अभिषेक केला परीक्षिता वेद सर्व देवता धर्म यश लक्ष्मी मंगल व्रत स्वर्ग आणि मोक्ष या सर्वांचे रक्षक म्हणून सर्वांच्या परमकल्याणासाठी त्यांनी भगवान वामदेवांना उपेंद्राचे स्थान दिले त्यावेळी सर्व प्राण्यांना अत्यंत आनंद झाला यानंतर देवराज इंद्राने ब्रह्मदेवांच्या संमतीने लोकपालांसह वामनांचा सर्वांच्या विमानात बसवले आणि आपल्याबरोबर स्वर्गात नेले इंद्राला एक त्रिभुवनाचे राज्य मिळाले आणि शिवाय उपेंद्रांच्या शौर्याची जोड मिळाली सर्वश्रेष्ठ ऐश्वर लक्ष्मी त्याची सेवा करू लागली यामुळे निर्भय घेऊन तो आनंदित झाला ब्रह्मदेव शंकर शरदकुमार भृगुळ इत्यादी मुनी पितर सर्व चराचर सिद्ध आणि विमानातील देवगण भगवंतांच्या या परमाद्भूत व अत्यंत महान कर्माचे गायन करीत आपापल्या लोकी गेले आणि सर्वांनी आदितीची प्रशंसा केली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 कि जो भगवंतान महिमू शा पुरुष कभी नहीं सद्या अद्भुत लीला करना देवादिदेव वमना अवतार चरित्रो श्रवन कर परमगति प्राप्त होते देवयज्ञ पितृयज्ञ आ मनुष्ययज्ञ अ कर्मा से अनुष्ठान करते वे जेथे जेथे भगवंत या लीले कीर्तन होते ते कर्म सफल होते श्रीमद्भागवते महापुराणे पारमहश्या संहितायां अष्टमस्कंधे वामतातेशोध्याय श्रीकृष्णारणमस्तु हरए नम